श्रीपादशी वल्लभ न हरि दत्ता या दिवंग वासुदेवांद सरस्वती सर्वे नात पाीपादशे श्री वल्लभ न हरी दत्ता ते या दि्या वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाच पा महात्म्य अध्याय अकरावा गुरु इंद्राला म्हणाले जो शास्त्राच्या योगाने भ्रम घालवीत नाही त्याला मुक्ती मिळत नाही तो गर्भवासात पडतो भूलोकातून पर्जन्यात पर्जन्यातून अन्नात आणि अन्ना वाटे तो पितृ शरीरात येऊन तीन महिने राहतो तेथे तो रेत स्वरूपात असतो नंतर ऋतुकाळी मैथुनाच्या वेळी तो मैथुनातून स्त्रीत प्रवेश करतो तेथे योनीतील रक्ताने संयुक्त होऊन गर्भाशयात राहतो दैव योगाने वारेने न वाढतो वारे व कष्ट झाले तरी मरत नाही मानवी देहातील असती स्नायू व मज्जा रेतापासून व त्वचा त्वचा मास रक्त रक्तापासून बनतात एखादा मोदक उकडला जातो त्याप्रमाणे हा अमंगल तयार होतो मूत्राचे आधन त्यावर विष्टेचा दाथर मातेची कूस हे पात्र रेत रक्ताची उकड व जठराग्निहा हा उकड उकडणारा गर्भात शुक्राचा अंश अधिक असेल तर नर जन्मतो व रक्ताचा अंश अधिक असेल तर नारी शरीर पचते रक्त व रेत समान असल्यास नपुंसकता येते वायूच्या योगाने शुक्र विभागला गेला तर जुळे जन्मास येते रजस्वलीचा विटाळ अमंगळाहून अमंगळ मानला गेला आहे तेथे उपजलेले बाळ धुण्याने निर्मळ होईल काय रेत व रक्त एकत्र झाल्यावर पाच रात्रीने बुडबुडा तयार होतो सात दिवसांनी ती पिशवी होते पंधरा दिवसांनी ती फुगते महिन्याने तिला कठीणपणा येतो दोन महिन्यांनी मस्तक निर्माण होते तिसऱ्या महिन्यात पोट होऊन हात पाय हे अंकुर फुटतात चौथ्या महिन्यात त्वचा पाचव्या महिन्यात नखे सहाव्या महिन्यात डोळे नाक कान तोंड गुद व मूत्रद्वार ही नऊ छिद्रे यांची अनुक्रमे निर्मिती होते वायू शरीरात पायापासून प्राण होऊन राहतो सातव्या महिन्यात ताळू फोडून चैतन्य शरीरात प्रवेश करते मातेने खाल्लेल्या अन्नाचा रस होऊन तो नाभी छिद्रातून पोटात जाऊन गर्भाचे जीवन बनतो दोन्ही हृदये एक होतात तेव्हा डोहाळे उठतात त्याने मातेला अजिर्ण कृषता वांती व सुस्ती येतात जीव निजकर्माने नरक भोगत असतानाही तेथे ईश्वर संरक्षण करतो मातेचे स्तन पुष्ट व कृष्णमुखाचे होतात ही दुधाची पूर्व योजना असते मातेची उजवी कोस मोठी झाली तर पुत्र जन्मेल व डावी मोठी झाली तर कन्या होईल असे खात्रीने समजावे नऊ महिने संपले की गर्भाची पूर्ण वाढ होते मग तो पूर्व कर्माचे स्मरण करून त्रासून ईश्वराची प्रार्थना करतो सातवे मासापासून तो हालचाल करू लागलेला असतो खाली डोके डोकेवर पायाच्या अवस्थेत त्रासून गेलेला असतो परमेश्वराला वंदन करून तो म्हणतो देवा मी गहन कृत्य केले त्याचे हे दारुण दुःख तू मला भोग बिलेस ही शिक्षा आता पुरे मी दुर्गंधीने कंटाळलो जठराग्नीने पोळलो या नरकात लोळून नाता मी फार शिनलो मला आता सोडव स्वकर्माच्या योगाने नाना भोगून मी आता येथे आलो हा गर्भवास मला नरकाहूनही जास्त कष्ट देतो आहे असे वाटते आता मला येथून सोडव पुन्हा आता मी पाप करणार नाही तुझे भजन करीन तुला कधीही विसरणार नाही अशी स्तुती करत असता दहावा महिना लागतो आणि सुती वायूची लहर उठते आणि गर्भ योनी मार्गाने एखाद्या किड्याप्रमाणे बाहेर पडतो जन्म पावताच त्याला बाहेरील स्पर्श होतो व पूर्वस्मृती अकस्मात निघून जाते त्या जीवाला सोहमचा तो कोहम म्हणून रडू लागतो पराधीनाला बोलता येत नाही त्याचे मन कोणी जाणू शकत नाही त्यामुळे त्याच्या पिण्या निजण्याच्या सर्व योजना चुकीच्या होतात अशा स्थितीनंतर बाल्यावस्था खेळात निघून जाते तारुण्यावस्था भोगात जाते त्या दिवसात धर्माचे धर्मा भान राहत नाही संतांचे पाय धरवत नाही स्त्री सांगेल ते प्रमाण वाटते माता म्हणजे वैरीन वाटते शास्त्री किंवा पुराणे श्रवण करण्याचा क्षीण वाटतो ज्याप्रमाणे एखादे मोगरीचे फुल पाहता पाहता कोमजून जाते त्याप्रमाणे विषयांच्या खेळात तारुण्य तत्काळ मावळते ईश्वराचे स्मरण तातडीने न केल्याचे हे फळ हे सांगण्यासाठी काळ जरावस्तेला पुढे पाठवितो ती कानाजवळ येऊन हळूच सांगते परंतु हा प्राणी मान हलवून व हात हलवून नाही, नाही म्हणतो मग ती जरावस्था पुढचे पावल उचलते व त्याचे दात पाडून कान डोळे आत ओढते त्या बेरूपाला पाहून पोरे सोरे थट्टा लागतात त्यामुळे त्याला अपमान वाटतो व वा क्रोध येतो मग शेवटी लाजाने तो राम राम म्हणू लागतो पण प्रत्यक्षात लाम लाम बाहेर पडते जो जवळच आहे करता एक कबडीही खर्चावी लागत नाही तो अशा रीतीने दूरच राहतो जीव पुन्हा काळाच्या फेऱ्यात पडतो पूर्वीप्रमाणेच अनेक योनींच्या चक्रातून जावे लागते मनातील भ्रम नाहीसा झाल्यावरच नाव तिराला लागते पूर्वसंस्कारानुसार जशी प्रकृती असते तिच्या अनु... अनुरूप कर्मे घडत असतात ती प्रकृती शास्त्रा वाचून पालटत नाही म्हणून शास्त्र युक्तीचा आदर करावा शास्त्राने भ्रमाचा लोप झाल्यावर हाती ज्ञान प्राप्त झाले म्हणजे बोध स्थिर होतो तोपर्यंत दारुण भयत समोर असते इंद्रा आता सातवी गाथा सांगतो ती ऐक पैठण शहरात एक विप्र होता त्याला पुत्र झाला तो पूर्वीचा योग भ्रष्ट होता तो चांगला असून सुद्धा द्वैताची भीती बाळगून उन्मत्ता सारखा राहून व्यर्थ बडबडत असे तो लोकांच्या संपर्कात भीत असे विषयांना विष मानत असे आणि इतरांकडून आपला मान होऊ नये म्हणून जड मूड होऊन राही त्याची माता म्हणे की मुलगा ऐकत नाही विष्टामुत्रात लोळतो पिता म्हणे याला ग्रहबाधा झाली आहे मग त्यांनी व्रते केली नियमाने देवांची पूजन केले हाथ मंत्री रक्षा बांदली, व विप्रांडी वैध्यात्रा जप शांति वगैरह भूता की भीति मानु अंगारे ही ला उपयोग ही। जे जग चेतना देते हाल चाल करवित भूत अंधना जो स्वतः अहम ब्रह्मासमी उच्चार करो स्वतः पंचाक्षरी है त्याच्या समोर सामान्य मंत्र तंत्र जाण न्यायांचे काय चालणार कितीही उपाय केले तरी तो सामान्यांप्रमाणे प्रकृतीवर आला नाही मलमूत्राची जाणीव न तो जमिनीवर लोळत असे तो उभ्याने हगतमुतत असे काय खावे काय प्यावे हे त्याला समजत नसे आणि त्याचे बोलणेही इतरांना समजत नसे त्याला हित अहित समजत नसे अशी आठ वर्षे गेल्यावर पित्याने त्याचे मौंजीवंदन केले व कानात गायत्री उपदेश केला तो संध्यावंदन करीत नसे पित्याने मारूनही तो गायत्री जप करीत नसे व कोणाशीही मैत्रीही ठेवित नसे विष्णुदत्ताचे नाव ऐकून त्याचे आई बाप त्याला घेऊन त्यांच्याकडे गेले व नमस्कार करून म्हणाले हा जन्मापासून जड मुढाप्रमाणे पडून आहे याच्यावर काहीतरी उपाय योजून आम्हाला पुत्राचे दान द्या आम्हाला हा एकुलता एक पुत्र आहे त्याला रोग झाला आहे तो भूतग्रस्त आहे उन्मत्ता आहे की पीडित आहे ते कळत नाही विष्णुदत्ताने ते ऐकून घेतले त्याने त्या पुत्राकडे पाहून ओळखले की तो ब्रह्मनिष्ठ आहे तो माता पित्यांना म्हणाला तुम्ही याला येथे ठेवून चला पिता विष्णुदत्तास म्हणाला हा मुलगा ह्या यज्ञशाळेत मुतेल त्यावर विष्णुदत्ताने सांगितले तुम्ही निश्चिंतपणे आपल्या घरी जा बरे असे म्हणून ते गेले विष्णुदत्त त्या मुलाला म्हणाला तू असा भीतोस का तुझ्या चित्तात काय विचार आहे तू कोणाचा कोण येथे येण्याचे कारण काय आणि हे दुर्गुण का दाखवितोस तुला कोण मोह विनार आहे तू आनंदाने घरी जा आणि मायाबापांना सुख दे लोकसंग्रह सोडून देऊ नकोस अशा स्वच्छंदी वागण्याने काय लाभ आहे या चेष्टा सोडून दे तुझ्यासाठी मी काय करू ते सांग असे म्हणून विष्णू दत्ताने त्याच्या मस्तकावर हात ठेवला पुत्र हसून म्हणाला विप्रा तू हे काय ऐकविले आहेस माझे आत्म रूप तू एकटा जाणतोस मुळात माझी उत्पत्ती नाही मग माय बाप कसे असतील या अक्रियाकडून कर्मे कशी घडतील बरे मी प्रलय जलाप्रमाणे व्यापक व सच्चिदानंद रूप आहे मग मी कोणाचा लेख होऊ आणि कुठे कसा जाऊ येऊ मीच अन्न आणि अन्न खाणार आहे मला भोग्य नाही व भोग स्वाद नाही माझ्या ठिकाणी मुळीच भेद नाही तर मग परिच्छेद कसा आघडेल जर मी परिच्छिन्न असतो तर तुझा प्रश्न मी योग्य मानला असता पण तसे नाही मी देश व काल ह्यांना व्यापून संपूर्ण आहे मला भेद नाही परिच्छेद नाही त्याचे हे बोलणे ऐकून विष्णू दत्ताला हर्ष झाला त्याला प्रेमाने आलिंगण देऊन तो म्हणाला बापा तू खरोखरच धन्य आहेस तू सर्व देवांचा प्रिय आहेस तुझ्यासारखा दुसरा तु कोण तुला मी खरा संन्यासी मानतो कोणीही पुरुष कधी कर्मवाचून राहत नाही जो तो आपल्या प्रकृती स्वभावानुसार कर्म करतो तरी सुद्धा शास्त्राचरण करावे त्या योगे दुसऱ्यालाही शिक्षण मिळेल त्याने दूषण येईल की भूषण वशिष्ठाधिक मुनी पूर्ण ज्ञानी होते परंतु त्यांनी लौकिकाचा सर्वथ त्याग केला नाही स्वत आचरण करून इतरांना मार्ग दाखवून ज्ञानभूमी धरून पहिले मुनी राहिले पहिल्या तीन योग भूमी योगभूमी योग्यांचे जागरण मानतात चौथी भूमी स्वप्न ब्रह्मवेत्ता त्या भूमीवर असतो पाचव्या भूमिकेवर भूमिकेवर गेल्यावर ब्रह्मविवर पदवी मिळते सहाव्या भूमिकेवर पोहोचतो तो ब्रम्हविवर पाचवी ही स्वल्प सहावी गाढ निद्रा ही योगमुद्रा स्वतः सोडता येत नाही दुसऱ्या हाती उत्थान होते तुर्या ही सातवी भूमिका ही स्वतः किंवा परत उठवत नाही हिच्या योगाने ब्रम्हवि वरिष्ठ ही, ही पदवी येते तो विधी निशेदाचा पलीकडे असतो अजून तू ती गोष्ट जाणत नाहीस म्हणून भीतीने ह्याचे मुक्त राहा आणि अनासक्तपणे वाहून मुक्त संग होऊन शास्त्रोक्त कर्म कर याने ज्ञान स्थिर होईल लोकोपकार होईल अहंकार ढिला होईल शास्त्राधार असा आहे अभिमान हेच बंधन आहे त्याचा संबंध सोड ज्याने आत्मबोध होतो त्या या अवस्थेलाच शहाणे लोक मुक्ती म्हणतात स्वात्मदृष्टी ठेवल्याने अहम मम ह्याची गाठ पडत नाही मग मानापमानाच्या गोष्टी कशा पोटी येतील अशी स्थिती बाणली असता विषय वासना उठत नाहीत निरहंकारी राहिल्यावर मनाला विकार कसे येतील असा जो समाहित असतो तोच मुक्त मानावा त्याची दृष्टी जाते तेते समाधी होते जो कर्मफळ सोडतो अहंकाराला जवळ करीत नाही तो अज्ञ अडानी असला तरी निश्चयपूर्वक बंध तोडतो तूतर ज्ञाता ज्ञा आहेस बंधाची वार्ता नाही सांगितल्याप्रमाणे वागल्यास कशी बद्धता येईल ज्याचे अवशचित्त विषयासक्त होते तो कधी मुक्त होत नाही सदैव गुप्त मार सोसत ज्याचे मन स्वात्मनिष्ठ आहे तो विषयांना भोगु नित्य अलिप्त असतो त्याला कोण बद्ध म्हणेल या स्त्रीला परव्यसन असते ती घरकाम करत असताही अंतरंगात जाराचा संग करत असते त्याप्रमाणे रूपात विश्रांत राहून मुक्त पुरुष बाहेर वावरतो हे बालक तसा तू अनासक्त मुक्त हो मोक्ष स्वर्गात नाही पाताळात किंवा भूमीवरही नाही जो अहंकाराला मारतो त्याच्या अंतरंगात मोक्ष असतो नाजूक असे जाईचे फूल, चोळायला एक वेळ श्रम होतील पण अहंकाराचा त्याग त्याहून सुखाने करता येईल मी तू पनाच्या लाटा स्फूर्ती भ्रांती या सर्व मनाच्या चेष्टा आहेत त्या ज्ञात्याला स्पर्श करत नाहीत हा बोध लक्षात ठेव मग संबंधाची बाधा होणार नाही व कर्मबंध तुटेल हा कर्मबंध मानू नकोस हा निर्बंध मानू नकोस मग ज्ञान स्थिर होईल अंगात शांती बाणेल व मुक्तीपदी डोलशील माझ्या ह्या सांगण्यावर विश्वास ठेव असे विष्णू दत्ताचे बोलणे ऐकून बाळाने चेष्टा सोडून दिल्या त्याने विष्णुदत्ताचे घरी जाऊन स्वस्त चित्ताने भोजन केले सतीच्या हातचे अन्न मिळताच त्याचा भ्रम निघून गेला त्याची शांत वृत्ती पाहून मायाबापांना समाधान झाले ते म्हणाले जन्मापासून ज्याने धड बोलणे केले नाही त्याला विप्राने क्षणात सावधान केले ते विष्णू दत्ताला म्हणाले तुम्ही आमच्यावर दया केलीत काय उपाय केला त्यामुळे पुत्राला शीघ्र स्वस्तपणा आला आम्हाला तुम्ही जीवदान दिलेत असे म्हणून त्यांनी विष्णू दत्ता लोटांगण घातले व त्यांची परवानगी घेऊन मुलासह ते घरी गेले तो बाळही पुढे सावधानपणे वागू लागला शास्त्राचे एक तात्पर्य असे की अज्ञ लोकांना पदोपदी भय वाटते त्यांना संसार ब्रह्ममय असूनही मायामय वाटतो ते लोक स्वरूपाला विसरतात आणि कर्तृत्व भोक्तृत्व वाहून अज्ञानात मूढपणाने व्यर्थ शिणून जातात नत विसरावी तशीच ही गोष्ट जादी हे चतुरांनी लक्षात घ्यावी नथ गळ्यातच असलेली दाखविली म्हणजे ती स्त्री ज्याप्रमाणे आता मिळाली असे म्हणते त्याप्रमाणे शास्त्रामुळे स्व आत्मा कळला म्हणजे आता मिळाला म्हणतात लहान थोर सर्वच शास्त्रे पर असतात हे गुरूंचे बोलणे ऐकून इंद्राने त्यांना नमन केले व म्हटले मला कृपा करून क्षमा असावी माझा मर्यादा भंग मनात ठेवू नका असे म्हणून नमन करून तो स्वस्थानी गेला श्री दत्त म्हणाले अर्जुना शास्त्रांची सार मनात घे शास्त्रांपासून परोक्ष ज्ञान घेऊन तू विज्ञान प्राप्त करशील कर्माची फळे अणिमा वगैरे सिद्धी तिकडे चित्त वृत्ती देऊ नको देऊ नये ते सर्वांती नश्वर आहे सर्व शास्त्रे पाहून हिताचे तेवढे ग्रहण करावे ज्याप्रमाणे हंस पाणी टाकून दूध घेतो श्री दत्ताचे हे सविस्तर बोलणे ऐकून कार्तविर्याने त्यांना वंदन करून म्हटले सह्याद्रीवर येऊन किंचित जटान्याच्छादित हे जे आपले श्री वदन पाहिले त्यामुळे मी समृद्ध त्या झालो मी, मी शास्त्राचे तत्व ऐकले मला वैराग्य हि झाले अत आपल्या कृपेणी मला ज्ञान व विज्ञान चांगले कळवेेपरमहंस श्री श्रीमत्सगुर श्री श्री वासुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्त महात्म्ये एकादशोध्याय गुरुदत्तार्पणमस्त सदा सरस्वती स्तुति नाथ पुपाद श्रीपाद श्री वल्लभ नर हरि दत्तात्रेय